स्कंद्र अकरावा अध्याय बारावा भस्मधारणाचा विधी श्री नारायण म्हणाले आता धारणापासून कपिला गायीचे शेण अंतराळी धरावे ते स्वच्छ आणि शुद्ध असावे नंतर शिवाग्नी मध्ये घालून ते दग्ध करावे भस्म काढून ते वस्त्राने झाकून ठेवावे चांगले शुद्ध प्रोक्षण केलेले अशा पात्रात त्याचा संग्रह करावा कोणतेही शुद्ध पात्र भस्म ठेवण्यास उपयोगात आणावे द्रव्याप्रमाणे भस्म ठेवावे अयोग्य मनुष्याच्या हातात भस्म देऊ नये अशुद्ध स्थळी ठेवू नये अधमस्पर्श होऊ देऊ नये प्रत्येक वेळी भस्म मंत्रुन अंगास लावावे याला त्रिपुनविधी म्हणतात त्या योगे पुरुष शिवतुल्य होतो शैवांनी तांत्रिक पूजकांनी कोठेही भस्म दिले तरी ते घेऊ नये पण पाखंडी आणि कापालिक लोकांनी भस्माचा अवघ्य करू नये म्हणून पूर्वक त्रिपुंड धारण करावाचून शरीर स्मशानासारखे होय भस्म शून्य मस्तकाचा धिक्कार असो शिवालया वाचून असलेले ग्राम ईश्वराचे दर्शन न घडणारा जन्म यांचा धिक्कार असो शंकरा वाचून इतर विद्या व्यर्थ होत भस्म धारण करणे म्हणजे शंकरालाच धारण करणे होय वेदोचित आचारा वाचून स्मार्थ आचरण अनर्थकारक आहे ते कर्मनिष्फ होय अध्ययन केलेले देखील त्रिपुंड्र वाचून अनध्यायी होतात त्यांची सर्व व्रते आचरण व्यर्थ होय ब्रम्हदेवाने सृष्टीच्या निमित्ताने त्रिपुंड्र धारणाचा उपदेश केला आहे करंट्याने ललाट लट उत्पन्न करताना तिरकस केले आहे प्रत्येक मानवाच्या मस्तात रित हे दोघेही सारखेच अनधिकारी होत हातपाय धुवून पूर्वाभिमुख होऊन ईशान सर्व भूताना म्हणून भस्म मस्तकावर टाकावे तत्पुरुषाय म्हणून मुखावर अधोरेभ्या म्हणून वक्षस्थलावर वामदेवाय मंत्राने गुह्यस्थानी सद्योजात प्रणव रूप म्हणून सर्वांगाला कर्मसमृद्धीसाठी प्रथम स्नान करावे हस्तपाद प्रक्षालन करावे यथाशास्त्र उदकस्पर्श करावा विधीपूर्वक ललाट हृदय कंठ या ठिकाणी त्रिपुंड्र लावा पंचमंत्रावे लावू नये अग्निहोत्रावे त्रिपुंड्र धारण न करणाराचे सत्य शौच जप होम तीर्थ देवपूजन सर्व व्यर्थ होय त्रिपुंड्र आणि रुद्राक्ष धारण करणारा ब्राह्मण रोग पाप व्याधी दुर्भिक्ष चोर यांचा घात करतो तो परब्रह्म प्राप्त करून घेतो तेथून तो ते पुन्हा येत नाही तो ब्राह्मण आणि देव श्राद्धांमध्ये पूज्य होय तो पुरुष पंक्तीपावन होतो श्राद्ध यज्ञ जप होम वैश्वदेव देवपूजा या कृत्यांचे वेळी त्रिपुंड्र धारण करणारा मनुष्य पुतात्मा होय तो मृत्यूश जिंकतो असे भस्म धारका महत्म्य है अध्याय बारावा सम समाप्त